पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्यापाठ आमच्यासाठी दोन दिशा दिशादर्शक काटे आहेत एक काटा परदेशांकडे रोखलेला आहे परदेशी बाजारपेठात प्रवेश करणे तेथील आपला वाटा वाढविणे आणि टाटा उत्पादनांना परदेशी बाजारपेठातून सन्मानाचे भरीव मिळवून देणे याकडे हा काटा निर्देश करतो दुसरा काटा भारतावरच रोकलेला आहे भारतात फार मोठी बाजारपेठ उदयाला येत आहे या फार मोठ्या बाजारपेठेसाठी विशेष उत्पादने विकसित करणे त्यासाठी यापूर्वी कोणीही उचली नसतील अशी आवश्यक ती पावले उचलणे दुसऱ्यांचे अनुकरण करणे किंवा त्यांच्या पावल्यांवर पाऊल टाकत चालणे यापेक्षा आपला स्वतंत्र मार्ग स्वतः तयार करणे यावर आमचा भर असेल अशा प्रकारे एकाचवेळी परदेशी बाजारपेठ आणि भारतीय बाजारपेठ अशा दोन्हींसाठी टाटा उद्योग समूह कार्यरत असेल रतन टाटा